वाल्मिकी रामायण अयोध्याकांड चौऱ्या आईची अशी निर्भत्सून पतीचा शोक करण्याचा तुला अधिकार नाही रामाने किंवा अत्यंत धर्मनिष्ठ राजाने असे काय तुझे घोडे मारले होते की रामाचे देश सोडून निघून जाणे आणि राजाचा मृत्यू एकाच वेळी घडून यावे या कुळाचा नाश करून तू भृणाहत्या पात कोणून घेतलेस काही काही तात गेले त्या लोकाला तू जाणार नाहीस तू नरकातच जा कारण तू अत्यंत घोर कर्म करून जे हे पाप केलेस सर्व लोकांना प्रिय असणाऱ्या रामाला हकलून दिल्यास त्याने मला सुद्धा संकटात टाकलेस तुझ्यामुळे माझे पिता निवारतले रामाने अरण्याचा आश्रय केला या लोकात तुझ्यामुळे माझी अपकिर्ती झाली निर्दय राज्यलोभी स्त्रीये आईच्या रूपाने तू माझी वैरीण झालीस दुराचारणी पतिघातकी स्त्रीय माझ्याशी एक शब्दही बोलण्याची तुझी पात्रता नाही कौसल्या, सुमित्रा आणि ज्या इतर माशा माता त्या तू कुलकलं आल्यामुळे परागष्ठेच्या अश्वराजाची काही तू मुल त्याच्या पोटी जन्माला येऊन तू पित्याच्या कुळाचा विध्वंस करणारी राक्षसीन झालीस कारण तू धर्मानिष्ठ नित्य सत्य परायण रामाला वनात पाठवलेस आणि पिताही तुझ्यामुळे स्वर्गवासी झाला जे पाप मुळातच तुझ्यात आहे त्या पाले मी पित्याविना तू आता नरकाच क्रूर स्त्रिये कौशल्याच्या कुशीतून जन्मलेला इंद्रिय निग्रही राम आम्हा बंधूंचे आश्रयस्थान होता आम्हाला ज्येष्ठ म्हणून पित्यासारखा होता हे तुझ्या लक्षात कस येत नाही पुत्र हा अंग प्रत्यंगापासून आणि म्हणून अगदी हृदयापासून उत्पन्न होत असतो त्यामुळे तो मातेला पूज्य असणाऱ्या सुरभीने पृथ्वीवर आपले दोन पुत्र ओझे ओढित असताना विकल झालेले पाहिजे ते अर्धा दिवसपर्यंत काम करून थकलेले आपले पुत्र पृथ्वी तलावर पाहून तिच्या डोळ्यात आश्रय येऊन ती रडू लागली तिच्या खालच्या बाजूला सुरपती महात्मा इंद्र चालला होता त्याच्या अंगावर ते सुवासिक लहानसे बिंदू पडले त्याने वर पाहिले तेव्हा त्याला सुरभी आकाशात दीन होऊन अत्यंत दुखाने रडत उभी असलेले दिसले त्या यशस्वी शोक संतप्त अवस्थेत पा, पाहून वज्रपाणी सुरराज इंद्र उद्विग्न होऊन हात जोडून म्हणाला आपल्याला कुठूनही कसलेही महान भय नसताना हे सर्व हित कोणत्या कारणाने तुला हा शोक उत्पन्न झाला असे धीमाम देव देवराजाने तिला विचारले तेव्हा ती बोलण्यात चतुर्शहाले देवेंद्रा शांतम पापम आपल्याला कुठं हे कसलेही भय नाही मला दुःख होते आहे ते माझे दोन पुत्र हलातीत असलेले पाहून दुरात्म्या शेतकऱ्याने त्या दोन बैलांना करकचून बांधले आणि त्या रोडक्या बापूरो बापूडवाड्या बैलांना तो कडक उन्हात आहे माझ्या अंगापासून उत्पन्न झालेल्या त्या दोघांना दुःख होत आहे ओझ्याने ते पिडलेले त्यांच्याकडे बघून मला त्रास होतोय पुत्रासारखे प्रिय आणखी काय आहे ज्या सुरभीच्या हजारो पुत्रांनी हे सगळे जग व्यापून टाकले तिथे दोन पुत्राकरता रडत असलेली पाहून इंद्राला पुत्राहून श्रेष्ठ दुसरे काही नाही हे पटले इंद्राने ते पुण्याचा सुवास असणारे अश्रू आपल्या अंगावर पडलेले पाहिले आणि तो त्या सुरभीचा अधिकच आदर करू लागला लोकधारणा करण्याची इच्छा असल्यामुळे जिची वागणूक सर्वांशी सम आणि अप्रतिम आहे जी ऐश्वर संपन्न आहे प्रकृती धर्मानुसार जी एकड़े तिकडे फिरते पण जिचे गुण श्रेष्ठ आहेत अशा कामधेनुचे हजारो पुत्र असताना सुद्धा जर ती शोक करते तर मग एकच पुत्र असलेली साध्वी कौशल्या जिला तू पुत्रविहीन केलेस ती रामाविना कशी राहत असेल म्हणून तुला सतत या लोकी आणि परलोकी दुःखच प्राप्त होईल मी मात्र भ्रात्याकरता आणि पित्याकरता प्रायश्चित्त घेईन आणि त्यांच्या यशात भर यात मुळीच संशय नका त्या महाबलवंत महाबाहू राजाला एकड़े आणवीन आणि मी स्वतः मुनी राहत असलेल्या पुवनात प्रवेश करेन पापी इच्छा धरणाऱ्या स्त्रिये चेटकीने तू जे पाप केले असते भरलेल्या कंठाने आणि अश्रूणी पौरजन माझ्याकडे पाहत असताना मी धारण करण्याला असमर्थ आहे पापीने तू अग्नीत प्रवेश कर किंवा स्वतः दंडकारण्यात जा किंवा जाळ्याला फास लावून घे गळ्याला फास लावून या वचन दुसरी गती नाही मी सुद्धा सत्याचरणी राम या भूमी परतला आला म्हणजे त्याला घालून दिल्याच्या कलंकातून मुक्त होऊन कृतकृत्य होईल अशा रीतीने अरण्यात दंडाने आणि अक अंकुशाने पिडल्या गेलेल्या हत्तीप्रमाणे तुकृद्ध होऊन फुसफुसणाऱ्या सर्पाप्रमाणे झुसफुस भूमीवर पडला त्याचे डोळे लाल झाले होते अंगावरचे वस्त्र ढिले झाले होते अंगावरची भूषणे अस्ताव्यस्त फेकली गेली होती उत्सव संपताच भाद्रपद शुद्ध द्वादशिला इंद्रध्वजाची जी गत होते तशी तो परंतप राजकुमार भूमीवर पडला तेव्हा तशी झाली अयोध्याकांडाचा चौऱ्याहत्तरावा सर्ग समाप्त